पुस्तक शामची आई लेखक साने गुरुजी वाचक माधवराव वाबळे रात्र दुसरी अक्काचे लग्न आश्रमातील सायंकाळची जेवणे झाली सायंकाळच्या जेवणानंतर प्रार्थनेच्या वेळेपर्यंत फिरावयाला वगैरे आश्रमातील मंडळी जात आश्रम होता त्यागावी नदी होती नदीचे नाव बहुळी नदीतीरावर एक लहानसे महादेवाचे देऊळ देवल होते देवळाजवळ पिंपळाचे मोठे पुरातन झाड होते त्याला पार बांधलेला होता त्या पारावर गावातील मंडळीही कधीकधी येऊन बसत असत गोविंदा व शाम बाहेर फिरावयास गेले होते ते टेकडीवर जाऊन बसले होते लहानगा गोविंदा पावागोड वाजवीत असे त्याने आपली बासरी बरबर घी होती व तो वाजवित होता कवि हृदया शाम ऐकत होता एकाएकी गोविंदा थामला व्याने श्याम प्यामे डोले मिठले होते तो गोड व मधुर अज होते चलता आश्रम प्रार्थने की वेल हो श्याम ने डोले उघल गोविंदा बासरी म्हणजे एक दिव्य वस्तू आहे कृष्णाच्या मुरलीने पशु पक्षी दगड धोंडे विरघळून जात ते बायकांच्या गाण्यात आहे ना वर्णन यमुना बाई वाहे हे स्थिर नाुब समीर रे हलविना तरुवर पुष्पफळ पान रे गोपी नाथा आले आले सारुनियाृंदावनी वाजविशीराथांबरे गोविंदा लहानपणी कोकणात सुट्टीच्या दिवसात पावसाळ्यात मी गोवाऱ्यांबरोबर रानात जात असे गाईगुरे चरत व गोवारी अलगुजे वाजवीत माझे चुलते छान अलगुजे करीत लहानशी बांबूची नळी हल्ली परदेशी अलगुजे विकत विकतन रुपये परिबरी मधुर सुलभ व सुंदर बसरी अपले राष्ट्रीय वाद्य है श्रीकृष्ण ने रूढ़ वेड़े वजले आळवते गीत परंतु ती पहा घंटा वाजत आहे प्रार्थनेत चला गोविंदा म्हणाला हो चला काय रे गोविंदा काल मी बराच वेळा सांगत बसलो का परंतु थोडी आईची पूर्वकथा सांगितली पाहिजे होती आज लवकर आटपीन श्याम म्हणाला काल दहा बारा मिनिटेच तुम्ही सांगत होता उगीच आखडते घेऊ नका मधून मधून निरनिराळे विचार व कल्पना येतात त्यात आमचा फायदा असतो तो, तो वेळ व्यर्थका जातो गोविंदा म्हणाला बोलत बोलत दोघे आश्रमात आले गच्चीवर प्रार्थनेची तयारी झाली सारे जमले गावातील काही मंडळी आली होती घंटा वाजली प्रार्थना सुरू झाली समाधीत स्थितप्रज्ञ कसासे वगैरे गीताईतील स्थितप्रज्ञाच्या लक्षणांची प्रार्थना सुरू झाली ही प्रार्थना आता राष्ट्रीय प्रार्थना जणू झाली आहे प्रार्थना संपताच श्यामच्या गोष्टीसाठी मंडळी अधीर झाली श्यामने गोष्टी सुरुवात केली माझ्या आईचे प्रेम आम्हा सर्व भावंडात आमच्या बहिणीवर जरा जास्त होते माझी बहीण जणू आईचीच प्रतिमूर्ती होती आम्ही तिला अक्का म्हणतो माझी अक्का दया व क्षमा कष्ट व सोशिकता यांची मूर्ती आहे तिला सासरी प्रथम सासुरवाद झाला परंतु माहिरी तिने कधी सांगितले नाही तिने स्वताचा मुलास एक चापट ही मारली नाही मुलांचा राग आलाच तर दूर उठून जाते व राग शांत करून येते माझ्या अक्काच्या लग्नाची वेळची गोष्ट आहे अक्काचे कितीतरी दिवस लग्नच जमत नव्हते तिला मंगळ होता त्यामुळे अडचणी येत शिवाय हुंड्याची अडचण होतीच आमचे नाव होते मोठे बडे घर पोकळवासात अशातली गत झाली होती पूर्वीच्या इतमामाप्रमाणे राहावे असे काही मंडळीस गरास वाटे व कर्ज वाढत होते माझ्या अक्काला सतरा ठिकाणी नाचविली कोठे मुलगी फसंत पडली तर हुंडा आडी हुंडा म्हणजे मुलीच्या मानेवरचा धोंडा असतो या धोंड्याच्या त्रासाने मुलींच्या शरीराची वाढही नीट होत नाही त्यांना आतून चिंता जाळीत असते मुलगी वाढत चालली एकदा लवकर उरकलेच पाहिजे कोठे बयेचा नवरा असेल कोणास माहीत असे शब्द मुलीच्या कानावर येत असतात त्यांना जिवंत नकोसे होते आपल्या देशातील तरुणच नादान या हुंड्याची चाल नाहीशी व्हावी म्हणून वीस वर्षापूर्वी स्नेहलतेने बंगालमध्ये स्वतःला जाळून घेतले त्यावेळेस क्षणभर तरुणांनी उल्लढ केली सभा भरविल्या ठराव केले परंतु पुन्हा सारे थंड उंडे पाहिजेत शिक्षणाचा खर्च पाहिजे अंगठी पाहिजे दुचाकी पाहिजे घड्याळ पाहिजे मुलीचे पैसे घेणे वा मुलाचे घेणे दोन्ही गोष्टी सारख्याच निंद्या गाईसही विकू नये असे सांगणारा माझा थोर धर्म परंतु त्या धर्माचे अनुयायी मुला मुलीसही विकतात या परता अधर्म कोणता तोंडाने धर्माचा तोरा सारेच मिरवितात परंतु कृतीने धर्माची सारीच थट्टाच आहे उदार हृदय ज्यांची असावीत ते तरुणही मेलेलेच निंद गोष्टीबद्दल बंड उभारण्याचे जोपर्यंत धैर्य होत नाही तोपर्यंत काही नाही आपल्या बहिणीच्या जीवनाचा कोंडमारा करणाऱ्या रुढी व चाली ज्यांना टाकवत नाही त्यांना स्वातंत्र्यप्रिय आहे हे मी कसे म्हणू असे जगाने कसे म्हणावे परंतु जाऊ दे मी भावनाभरात कुठेतरी वाहत चाललो तुम्ही भलतीकडे वाहवत चालले तरी आम्हाला मदत मिळणार हाडरा शिरलात तरी फुलेच दाखविणार तुम्ही बोलत राहिले म्हणजे पुंगी ऐकून नाग डोलतो तसा आमचा अंतरात्मा डोलू लागतो नामदेव म्हणाला तुमचे काही असो ते गोड लागते तुम्हीच ना ती शाहू नगरवासी नाटक मंडळीतील प्रख्यात नट गणपतरावांची गोष्ट सांगितली होती हॅमलेटचे नाटक जाहीर केलेले असावे परंतु गणपतराव रंगभूमीवर येऊन तुकाराम नाटकातीलच बोलू लागत प्रेक्षक म्हणत तेच चालू राहू दे रावाचे सारे छानच तसेच तुमचे तुम्ही गोष्ट सांगा वा प्रवचन द्या आम्हाला आनंदच आहे गोविंदा म्हणाला मग अक्काच्या लग्नाचे काय झाले रामने विचारले श्याम म्हणाला रामची आपली मुद्द्याशी गाठ बरे तर ऐका पुष्कळशे हिंडल्या फिरल्यावर जमले एकदाचे लग्न लग्न रत्नागिरीस व्हायचे होते आम्हा सर्वांस पालगडहून रत्नागिरीस जायचे होते मी तेव्हा सहा सात वर्षाचा असेन मला फारसे आठवत नाही परंतु आईच तो प्रसंग सांगत असे मला तो खवळलेला समुद्र त्या बैलगाड्या ते सारे आठवत आहे गावातील व घरची पन्नास पाऊनशे मंडळी निघाली बरोबर गडी माणसे होती बैलगाड्या हरणे बंदराला लागल्या त्यावेळेस बोटीची फार वाईट स्थिती होती हरणेला धक्का नव्हता पडाव समुद्रात कमरेहून अधिक पाण्यात उभे असत तांडेलाच्या खांद्यावर बसून त्या पडावात जाऊन बसायचे नंतर ते पडाव बोटीजवळ जमायचे हरणे बंदर जरा त्रासाचे होते तरी तेथील देखावा फार सुंदर आहे हरणेचे पूर्वीचे नाव सुवर्णदुर्ग हरणेच्या किल्ल्याच्या ओव्या बायका तूड आहे हरणेच्या किल्ल्यावरही तोफा मारिल्या दुहेरी चंद्र काढला बाहेरी इंग्रजांनी चंद्रसेन राजाला इंग्रजांनी बाहेर काढला असेही ओवी सांगते हरणेच्या समुद्र तीरावर नारळीची घनदाट बने आहेत समोरच उचंबळणारा सागर पाहून ती माडाची झाडे आपल्या माना सारख्या नाच गर्जना सहा सहा कोस ऐकू येत उंच टेकडीवर लाल फिरता दिवा आहे येथे खडक आहेत अशी सूचना न बोलता तो गलबतास देत असतो संत असेच उंच जीवनावर उभे राहून जगाला मुखेपणाने मार्गदर्शन करीत असतात संत हे भवसागरातील संत हे दीप करीती साधका अशा अभंगाचा चरण जमलेल्या गावातील मंडळी पैकी एकाने म्हटला खेडे गावातील वारकरी वगैरेच्या तोंडी कितीतरी अभंग ओव्या वगैरे असतात त्यांना जितके पाठांतर असते तेवढे आमा सुशिक्षितास नसते सुशिक्षितास इंग्रजी कवी माहीत असतात त्यांची वचने पाठ परंतु तुकोबा ज्ञानोबा यांची त्यांना आठवण नसते शाम म्हणाला तो लाल दिवा रात्र किती सुंदर दिसतो रात्री चंद्रात आकाशात चंद्र असावा समुद्राला प्रेमाची भरती येत असावी त्यावेळेस समुद्राच्या वक्षस्थळावर शेकडो चांद नाचताना दिसतात आपल्या गोजीरवान्या गोऱ्या गोमट्या मुलाचे शेकडो फोटोच समुद्र काढून घेत आहे असे वाटते समुद्राचा का चंद्र मुलगा एका लहान मुलाने विचारले हो समुद्रमंथनाच्या वेळेस तो चौदा रत्नांबरोबर बाहेर पडला अशी कथा आहे परभारे नामदेवनेच उत्तर दिले श्याम वर्णनाच्या भरात होता आपल्या मुलाच्या अंगा खांद्यावर घालण्यासाठी समुद्राने दागदागिने आणले आहेत की काय असेही मनात येते किंवा चंद्र शेकडो रुपे घेऊन खाली लाटांशी खेळण्यासाठी उतरला आहे असे वाटते सारी मौज असते वारे वाहत असतात नारळी डोलत असतात लाटा उसळत असतात दीप चमकत असतो चंद्र मिरवत असतो आणि पडाव भरत असतो तांडेल व खलाशी यांची आरडाओरड चाललेली असते कोणाचे सामान राहून जाते कोणाचे बदलते कोणाचे हरवते कोणाला पाडाव लागते कोणाला उलटी येते ती एखाद्याच्या अंगार होते मग तो उसळतो हिंदुस्थानातील सारी अव्यवस्था सारा गोंधळ सारा उदासीनपणा सारी सहानुभूती शून्यता तेथे दिसून येते आम्ही पाडावात बसलो पाडाव चालू झाले वल्लवणारे वल्ली मारू लागले चुबुक चुबुक पाणी वाजत होते वाऱ्यामुळे लाटांचे तुषार अंगावर उडत होते शाबास जोरसे असे वल्लवणारे म्हणत होते पाडावात खेच होती माझी आई अंगावरच्या मुलाला घेऊन बसली होती माझी एक आत्याही तेथे बसली होती आत्याचेही अंगावर पिणारे मुल होते आत्या आजारी असल्यामुळे तिच्या अंगावर दूध नव्हते वरचे दूध मुलाला पाजेत परंतु वरच्या दुधाने तान्या लेकरांना फारसे समाधान होत नाही आईच्या दुधाची चव न्यारीच असते ते नुसते दूध नसते त्यात प्रेम व वात्सल्य असते म्हणून ते दूध बाळाला बाळसे देते तजेला देते ज्या देण्यात प्रेम आहे त्या देण्याने देणारा व घेणारा परम परमसुक होते किनाऱ्यावरील बैलगाड्यांच्या बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज दुरून कानावर येत होता बंदरावरचे दिवे अंधुक दिसत होते बोट दूर दिसावयास लागली होती तिचा वरचा दिवा दिसू लागला तरी बोट बंदरात येऊन तिला पाडाव लागावयास अर्धा तास लागला असता अरे चावतोस काय असा काय आहे प्यायला असे आत्या आपल्या मुलाला ओरडली तो मुलगा अधिकच रडू लागला काही केल्या राहीना पाडावातही गर्दी होती इकडचे तिकडचे व्हावयात जागा नव्हती आजूबाजूला जेव्हा पुष्कळ लोक असतात तेव्हा जर मूल रडावयास लागले तर आयांना मेल्यासारखे होते आपल्या मुलाने हसावे व खेळावे सर्वांनी त्याचे कौतुक करावे त्याला घ्यावे नाचवावे मुके घ्यावे यात परमानंद असतो ते पाहून कृतार्थ वाटते परंतु मूल जर रडू लागले तर मात्र फजिती हसऱ्या मुलाला सारे घेतात रडणाऱ्याला कोण घेणार वास्तविक रडणाऱ्याला घेण्याची जास्त जरुरी असते परंतु त्याचाच सारी तिटकारा करतात जगात सारे सुखाचे सोपती दुःखाला कोणी नाही दिनाला जगात कोणी नाही पतिताला कोणी नाही ज्याला सहानुभूतीची अत्यंत जरुरी त्यालाच त्याची अत्यंत वाण दिनको दयालुदानी दुसरा न कोई मूल रडू लागले तर कटकट होते झालं काय कार्ट्याला रडायला अहो असाच रोज रडतो वगैरे बोलणी आईच्या कानावर येतात व वाईट वाटते की मुला सकट पृथ्वीच्या पोटात गडप व्हावी चावचाव करणारी तमास गिरमंडळीच जगाच्या बाजारात फार माझ्या आता आत्याला त्यावेळेस तसेच झाले मूल तर राही ना माझी आई जवळच होती माझ्या आईने आपल्या मुलास गड्याजवळ दिले व ती आत्याला म्हणाली वंश माझ्याजवळ द्या त्याला मी त्याला हो। आईने प्रेमाने आत पोटर प्याला हूँ खेलू लग आई लग्नात स्वतः रड़वी परंतु वंशा मुला अगोदर शांत करी मुलाय गोड़ आई चे मिलाे आ त्याचे मूल रडू लागताच आईने घ्यावे पाजावे आईने कधी कुरकुर केली नाही उलट तिला त्यात परम धन्यता वाटे परम परमसुख व वा समाधान वाटे माझी आई ती गोष्ट एखाद्या वेळेस सांगे व म्हणे शाम अरे जवळ असेल ते दुसऱ्यास द्यावे दुसऱ्याचे अश्रू थांबवावेत त्याला हसवावे सुखवावे या आनंदासारखा आनंद नाही स्वतःच्या मुलाचे श्याम कोणीही कोडकौतुक करील पण दुसऱ्याच्या मुलाचेही करील तितक्याच प्रेमानं करील तोच थोर